देव को समर्थानी शेवट की ओबी हो कु है बढ़िया साढ़े सात हजार हो लिखा शेवी हो ही विचाराची कामे सको विचार है आधी का विचार कुछ भात पेरने पास भात पेरण्यापासून तांदूळ निवडे पर्यंतचा जो विचार आहे तो आधीचा विचार आहे जास्त तोच आहे एकदा तांदूळ निवडले की त्यानंतर शिजवून खाणे ह्या नंतरचा विचार आहे प्रत्यक्षात खाणे चावणे ह्या नंतरचा विचार विवेक फक्त एकदाच आहे तो मुख्य विवेक जो आहे ना तांदूळ खडे विवेक तो महत्वाचा विवेक तूच तांदूळ विवेक असे दोन तीन वेळा विवेक करावे लागतात मध्ये मध्ये विचार करावे लागतात नंतरचा विचार प्रत्यक्षात मुरवायचा विचार आहे तर हे तांदूळ अंगामध्ये गेले पाहिजेत म्हणजे पोटात गेले पाहिजेत पचले पाहिजेत त्या अन्नाचं रक्तामध्ये रूपांतर झालं पाहिजे रक्त सोडून जे सहा धातू आहेत सप्त धातूंपैकी त्यामध्ये त्याचं रूपांतर होणं हे नंतरचा विचार आहे पण आधीचा विचार काय आहे आधीचा विचार जगद्गुरु शंकराचार्य यांचाच थोडा आधार घेतो पहिला विचार हा जाना मनुष्य जन्माचं सार्थक होत तो विचार हा कोहम अप्रतिम श्लोक आहे हो। आचार्यांचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घ्या फार चांगले सॉफ्टवेअर तयार केलेत त्यांनी इतके शॉर्ट नाहीत पूर्वीचे सगळ्या उपनिषदांनंतर गोपालकृष्णाने गीता सांगितली सर्वोपनिषदो गावो दोगधा गोपालनंदन अप्रतिम कमीत कमी शब्दात सगळं तत्वज्ञान आणि त्यानंतर जगद्गुरु शंकराचार्य म्हणून दोघांना जगद्गुरु म्हणतो आपण कृष्णम वंदे आणि जगद्गुरु शंकराचार्य शृंगेरीला गेलो होतो याच विषयावरती आचार्यांचं प्रवचन ऐकायला मिळालं ते म्हणले कृष्ण जगद्गुरु आहेत त्याचा अर्थ वेगळा आहे शंकराचार्य जगद्गुरू आहेत त्याचा अर्थ वेगळा कृष्ण म्हणले जगद्गुरु आहेत म्हणजे जगाचे गुरु आहेत पण लबाड आहे म्हणे आचार्य नाही येतो आचार्य आहे ना केलं म्हणजे आमच्या आमच्या महाराजांना शंकराचार्य जगद्गुरू आहेत ते कसे आहेत जगाला त्याने गुरु मानला असे ते जगद्गुरु आहेत जगाकडून अवधूत असे जगाकडून शिकले तसे शंकराचार्य आणि आपण मराठी माणसं श्रद्धेनं तुकाराम महाराजांना सुद्धा जगद्गुरु म्हणतो कारण त्याच तोडीचं वांग नाही आत्ता वेबसाइट वरती सगता सगड़ना आवड़ी जातीत जास्त लोग तुकार महाराज वांग्मय अग्नि सोप गाथा वाचा मुला लक्षा घया समर्थ संप्रदाय मेरा तुकोबा फार आवड़ता मी माझ सांगत नाहीये मोठ्या मोठ्या दार्शनिकांच सांगतोय समकालीन आहेत समर्थानात तुकाराम महाराज एकाच काळातले दोघ दोगा आहेत दोघांची अनेक वेळेला भेट झाली असतिहास सांगतो मुद्दा मला एवढाच सांगायचाय आता असे दोन जगद्गुरू आहेत आता तिसरे मी तुकाराम महाराज म्हणलो त्यातल्या जगद्गुरु शंकराचार्यानी इतकं सुंदर चिंतन ठेवले करी शब्द जांच सॉफ्टवेर आहे एक श्लोक लिखुन गुरे को सीध्य को वा करता उपादानं उपादानं कोदा विचारा सोयृश्जगदुर शराचार्य स्वामी महाराज की को को हम को कहा मन्चे? कोण अहम म्हणजे मी मी कोण हुए कथम इदात पंच ज्ञानेंद्रियांना मनाला आणि बुद्धीला अनुभवाला येणार हे जग कस जन्माला आलं कथम इदं जातम जातम म्हणजे जन्माला आले कस काय जन्माला आलं ही गोष्ट जन्माला यायची असेल ना दोन लागता। जाच ते ज्यार्माण होती वस्तू केली जाते ती वस्तू वस्तु करना दी नहीं जगत निर्माण कस जगह निर्माण कोवा को विद्यते उपादानं याच्या करता हा विवेक जर आपल्याला मिळायचा तर आपण हे चिंतन करणार आहोत पांडुरंगाने हा दिला जर नाही तर चिंतन होणार नाही टीव्ही बघण्यातच वेळ जाईल सगळा चार दिवस सासूचे या सुटात देऊ का म्हटलं या का अरे जा सुखानो जा सुखां सामर्थ्य भारतीय तत्वज्ञानात आहे ते सामर्थ्य मिळवा आपण आणि मग बघा आपल्याकडं सुख नको नको म्हटलं तरी येतात मनी धरावेते होते विघ्न अवघेची नासोन जाते कृपा केली या रघुनाथे प्रचित येते तुम्ही जे ते जे ते जे करू ते ते जाईल, वाटण्यामध्ये आपलं कल्याण असेल तर तसं वाटण्याची व्यवस्था भगवंत करी लगा पहिला मुद्दा मनुष्य जन्माचे करावे सार्थ गायसा दे विवेक पांडुरंगा तो विवेक करण्यापूर्वीचा विचार मी आपल्या समोर ठेवतोय हा विचार पहिला विचार कोहम मी कोण आहे कोण आहे म्हणलं सोमाजी गोमाजी कापसे राहणार म्ह तुझं नाव आहे ते काही तू नाही आहेस इट इज युअर नेम तुझं नाव आहे फक्त ते नाव म्हणजे तू आहेस हाक मारायला सोप जावं जगाला आणि कुणाला हाक मारली हे मला कळावं म्हणून काहीतरी नाव आड नाव ठेवलं जगात सामील होण्यापुरतं या देहाचं काहीतरी नाव ठेवायचंय आम्ही क्रिकेट खेळत होतो गडावरती म्हणाल बो तुम्ही गडावर सेवेला होता का क्रिकेट खेळायला होता लहान असताना होतो त्यामुळं मधल्या तीन ते सहा वेळात काही काम नाही दोन वाजेपर्यंत पहा अडायला जायची सेवा असायची मग काम कां मुला क्रिकेट खेळायचो खूप मनापासून खेळायचो सेवा नाही एवढी मनापासून केली तर खेळायला सुरुवात केली आम्ही चेंडू कड्याच्या खाली गेला की ज्यांना मारला त्याने आणायचो गडावरती नेम येणारे लोक त्यांना कळेल अंगलाईचे तर क्रिकेट खेळत होतो इतक्या दोघ जण आले आमच्यातलेच त्यांना जरा उशीर झाला काहीतरी कामात होते उशीर झाला आम्हाला पण घ्या म्हणले खेळायला काय म्हणलं आमची टीम इक्वल आहे आता आता नाही खेळायला गेला म्हणले पण आम्ही दोघं बर म्हणलं थांबवलं जरा क्रिकेटमध्ये जा म्हटलं ओली सुखी करून या म्हणजे टॉस करून या मराठीत शब्द टॉस इंग्लिश मधला शब्द ओली सुखी ते ओली सुखी करून आले नाव पाडून या म्हणलं क्षमा करा त्यानं ना म्हणलं नावं पाडून या मग आम्ही ओली सुखी केली म्हणजे टॉस आणि एकानं सांगितलं माझं नाव दगड्या नाही त्यांनी सांगितलं आमच्यापैकी एकाचं नाव दगड्या एकाचं नाव धोंड्या एकाचं नाव दगड्या एकाचं नाव धोंड्या म्हटलं दगड्या कोणा तो आमच्या बाजूला येऊ द्या धोंड्या तिकडे जाऊ द्या टॉस प्ल्यावर खेळ झाला त्यानंतर खेळामध्ये एकदाही आम्ही त्याला दगड्या धोंड्या था� म्हणून हाक मारली नाही या गोष्टीला दहा वर्ष होऊन गेले तरी आम्ही कधी त्यांना दगड्या धोंड्या म्हणत नाही कळलं का दृष्टांत त्यांचं नाव दगड्या धोंड्या नव्हतं खेळात सामील होण्याकरता काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे म्हणून ते नाव ठेवलं तस आपलं जे नाव आपण ठेवलेलं आहे दगड्या धोंड्या हे नाव आपण ठेवलं आहे काळजीपूर्वक ते नाव प्रपंचातल्या खेळात सामील होण्यापुरत आहे त्या नावाचान आपला काही संबंध नाही बँकेत लिहायला सोपं जावं शाळेत लिहायला सोपं जावं बायकोल्या उखाण्यात घ्यायला सोपं जावं नाव ठेवायला लोकांना सोपं जावं नाव कुठे शरीरावर कोरलंय का जन्मापूर्वी विचार करू या आचार्य विचारतायत आपल्याला कोहम कोण असतो ज्या नावाचा एवढा बडे जावा आयुष्यभर कळत नाही का लिहिलंय नाव तिथे बोर्डावर मकरंद बुआ रामदासी एवढा फणकार असतो किती नावाला जपतो आम्ही मेलो तरी चालेल पण आमचं नाव इथं लावा त्या नावाचा आणि आपला फक्त समाजामध्ये जगण्याकरता उपयोग व्हावा एवढाच संबंध आहे सामील होण्यापुरता ते नाव आपलं आई वडिलांनी ठेवलं म्हणून ते आहे दुसरं ठेवलं असत तर हे नाव आपलं ठेवलं नसतं तर माऊली म्हणाली ठेवली या नामासी ओ उठे जे नाव आई ठेवलं नातेवाईकांनी ठेवलं त्याला ओ म्हणायची आपल्याला सवय लागली म्हणून प्रत्येक वेळेला आपण ओ मी सोमाजी गोमाजी कापसे राहणार माव घेऊया यातला सोमाजी गोमाजी कापसे गेला नाव क्षणभर विचाराने बाजूला ठेवला अवघड आहे बर बरं काय विचारानं बाजूला ठेवणं सुद्धा अवघड आहे पण क्षणभर ठेवला असं म्हणूया ठेवलं बाजूला आता मी एवढं राहिलं की नाही मी तर आहे की नाही म्हणून विचारलंय कोहम तो मी आहे कुठं मी मी आपण असं म्हणतो पण प्रत्येक जण आपण मीच म्हणतो म्हणून मी, मी हे आपलं नाव नाही मी हे सर्व नाम आहे सगळ्यांचं नाव मी आहे मी इंग्लिश मध्ये फॉर मी, मी। माझा एक पुण्यात मित्र आहे ससून मध्ये आहे पोस्टमार्टम डिपार्टमेंट चा मुख्य आहे होता होता आता त्यानंतर परत बदलला त्यांनी मला एक क्लिप दाखवली कस कटिंग करतो आम्ही पोस्टमार्टमला केस आली की ज्या पद्धतीची केस त्या पद्धतीचं कटिंग करावं लागतं डोकंती नटर करून कापावं लागतं पोट कापावं लागतं जे काय ज्या प्रकारची केस असेल कारण रिपोर्ट ज्या तयार करतात ते सगळं कापावं लागतं ऍक्सिडेंट केस असेल तर वगैरे वगैरे वगैरे पोस्टमार्टम रक्ताच्या चिळकांडे उडतात बाजूला म्हणजे बघवत नाही बरं का ती केस ती क्लिप इतकं मी त्याला विचारलं सहज आतापर्यंत किती म्हणलं मी किमान वीस ते पंचवीस हजार कापलेत म्हणलं चांगलाच अनुभव आहे तुला मग मग हे आयुष्यभर मीमी मी मी करतात तो मी कुठं सापडला कर एवढ्या कटिंग मध्ये कि बा डाव्या गुडघ्यात असतो उजव्या कानात असतो डाव्या खांद्यात असतो असं कुठं सापडला का तो म्हणला बुवा तो गेल्यावरच आम्ही कटिंग करतो ना जय जय रघुरी म्हणून मी कोण आहे आणि तो नेमका आहे कुठं डोळ्यानं दिसायचं बंद झालं तरी मी असतो की नाही मला दिसत नाही म्हणतो म्हणजे निसतं आणि दिसत नाही याचा कोणीतरी वेगळा साक्षी आहे आपण टीव्ही बघताना मी सांगतो एका विचाराचा सा विचार करा म्हणजे टीव्ही बघताना सुद्धा हा विचार होईल बघा टीव्ही जेव्हा आपण पाहतो तेव्हा काहीतरी सिरियल पाहतो शकतो तो सिरियल हल्ली फार पाहतात टीव्हीवर सगळं वाईट नाही अनिमल प्लॅनेट अमक पुष्कळ शिकण्यासारखं असत सासून सुना सारख्या त्यात सिरियल रडायरडाई सासून सुना बघितल्या ना की घरातले मुख्य लोकच बसतात दोघीजणी बसले सासूही बसली बस बसली ते बिचारा फ्रीज मधलं खात <laughs> फ्रीज मध्ये ठेवलाय सगळं खाऊन घ्या ते खाऊन खाऊन त्याचं फ्रीज होतो विनोद सोडा घातला विचार करा काही काही वेळेला त्या सिरियलचं शूटिंग कसं होतं हे दाखवत बरोबर आहे ना ते कॅमेरा दाखवतात प्रत्यक्ष प्रसंग घडला आजच सगळे एक तो ले ले। प्रसंग मी पाहिला गोळी मारतायत वगैरे आणि आम्ही कसं करतो याच एक छोटस प्रात्यक्षिक चारही बाजूनी सगळे कॅमेरे लावलेले आणि त्या कॅमेऱ्यामध्ये समोरचा प्रसंग चित्रबद्ध करतायत कैद करतायत कॅमेऱ्यामध्ये तो प्रसंग ज्या बाजूने कॅमेरा लावला त्याच्या विरुद्ध बाजूला काही नाही फक्त तो मनुष्य काय गोळी झाडतोय असेल ते आणि मग तो प्रसंग घडतो गोळी लागते खोटी खोटी आणि तो मरतो तिकडे कॅमेरा ही सीरियल काही बघताना विचार करत जा बघा कॅमेऱ्यावरती काही परिणाम आहे का आणि कॅमेऱ्यावर जर परिणाम होणार नसेल समोर खून घडो किंवा प्रेमाचं से प्रसंग असेल त्या कॅमेऱ्याचं फक्त एवढंच काम आहे तो फक्त बघत राहतो आणि रेकॉर्ड करतो आणि ते रेकॉर्डिंग आपण टी व्हीतून बघतो म्हणजे कॅमेऱ्याच बघतो आपण कॅमेरावर समोरच्या परिणाम होणार नसेल तर माझ्यावरती का व्हावा कॅमेऱ्यातलं मी बघतो की नाही गमत आहे कॅमेऱ्याचा पण मी साक्षी आहे कॅमेऱ्याचा अर्थ साक्षी मग जो साक्षी आहे तो फक्त दृश्य बघत राहतो याचा अर्थ मी टी व्हीवरच्या सिरियल बद्दल म्हणत नाहीये स्वतःच्या मन बुद्धी प्राण आणि इंद्रिय या माध्यमातून विश्वाची नातं ठेवणार आहोत ना याच्या सगळ्याचा साक्षी आपण आहोत हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला कदाचित हा मी सापडू शकतो मी आहे कुठं कोदा हम... जरा हटके झाला वेगळा झाला पण टी व्हीवरून आठवला म्हणून बोललो मी हे जर असं केलं नाही तर टी व्ही म्हणजे ताबडतोब वाटोळाय रोजच आहे बर का ते बघत बघत बघत आपण तशी होतो असं नाही होता कामा त्याचा आनंद घेण्यापुरतं ते आहे लगेच विसरून जाऊया आता मी आहे कुठं ज्याचा आपण अनुभव घेतो ते मी नसतो थो। थोडं काळजीपूर्वक एक पाच मिनिट राहिलाय पूर्वक अंग अजून किती यावं पाच मिनिट चालेल मग आख्यान सुरू करणार आहे मस्त आख्यान आहे एकदम छान आपल्या साधनेकरता उपयुक्त आहे मी आपल्या सगळ्यांना बघतोय या श्रीधर स्वामी आश्रमाला बघतोय या आश्रमाला मी बघतोय आपल्याना बघतोय खांबाना बघतो तेव्हा माझ्या बुद्धीला बोध होतोय ते जड आहे आणि आपल्याला बघतोय तेव्हा मला अनुभव येतोय की आपल्यामध्ये चैतन्य आहे असं मी गृहित धरतोय हसला दिली तर ज्याचा मी अनुभव घेतोय ते मी नाही हे सांगायला वेगळ्या निरूपणाची गरज नाही आपण माझ्याकडे बघताय म्हणून आपल्याला कळतय की आम्ही मकरंद बुआ नाही कळतय की नाही समोरच्या जडवस्तूबद्दल तर बोलायचंच कारण नाही जडवस्तू मी नाही हे सांगायला कशाला पाहिजे अनुभव ज्याचा घेतो त्याला आपण उपभोगतो त्याला आपण पाहतो आपल्याला दिसत आणि आपल्याला दिसत नाही हे दोन्ही आपल्याला दिसत दिसाय करता प्रकाश आवश्यक आहे होय की नाही दिवसा कशाच्या प्रकाशात दिसत सांगा सूर्याच्या लाईट नाहीयेत सूर्य मावळला पौर्णिमा आहे अशा वेळेला आपल्याला चंद्राच्या प्रकाशात दिसत बरोबर आहे घरामध्ये नाही चंद्राचा प्रकाश येऊ शकत मग लाईटच्या प्रकाशात म्हणजे या दिव्याच्या केसईबी बरोबर आहे ना काय का, का, म्हणता तुम्ही बघा इथं आपल्याला दिसत दिसण्याकरता प्रकाश आवश्यक आहे थोडं काळजीपूर्वक पण अंधार झाला हे पण आपल्याला दिसत अंधार झाला हे आपल्याला दिसत की नाही मग अंधार दिसायला प्रकाश आवश्यक नाही का अंधार दिसायला प्रकाश आवश्यक आहे की नाही बुआ ते जरा दर मुंगे आल्या डोक्याला फार गोडखात जाऊ नका जाये जाये, मनुष्य जन्माचे करावे सार्थक असा आपला विषय चालू आहे त्याच्याकरता जो विवेक आहे त्या विवेकापूर्वीचा विचार आपण पाहतोय हो त्यातला पहिला विचार आहे कोहम मी कोण आहे तो मी शोधण्याकरता आपल्याला अनुभवाच्या प्रांताचा थोडा आढावा घेणं आवश्यक आहे म्हणून एवढं सगळं निरोपण वाढलंय ज्याचा आपण अनुभव घेतो ते वेगळं असत हे सांगाय करता वेगळ्या काही प्रतिपादनाची गरज नाही दिसत आपल्याला प्रकाशामध्ये म्हणून आपण मला कळलं मला दिसलं असं म्हणतो आणि मला दिसलं नाही हे पण आपण म्हणतो म्हणजे प्रकाशही आपल्याला दिसतो त्या प्रकाशामध्ये असणाऱ्या वस्तू व्यक्ती परिस्थिती आणि प्रसंग हेही आपल्याला कळतात आणि अंधार झाला हेही आपल्याला कळतं म्हणून अंधाराचं सुद्धा प्रकाशन करणारा कोणीतरी असला पाहिजे अंधार कशाच्या प्रकाशात दिसतो लक्षात घेऊ अंधार आपल्याला मीच्या प्रकाशात दिसतो कारण हे मला कळलंय उजेडही मला कळतो अंधारही मला कळतं कळणंही मला कळतं आणि मला कळलं नाही हेही मला कळतं मला ज्ञान झालं हे मला कळतं आणि मला ज्ञान झालं नाही अज्ञानाचंही ज्ञान आपल्यालाच होत आता जाऊन पोचायचं आपल्याला मी पर्यंत त्या मीला सगळ्याच ज्ञान होत पण मीला मीच ज्ञान होत नाही हे वैशिष्ट्य आहे सामान्यत व्यवहारातलं बोलतोय आणि मीला मीच ज्ञान होत त्या दिवशी दुःख संपलं हे लक्षात ठेवायचं गोंदवलेकर महाराजांचं फार गोड वचन आहे म्हणले मला भूत लागले.. हे जर भूत लागलेल्या कळलं तर ते भूत जातो वेदांतच आहे हो, महाराजांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं माता या मी पर्यंत येऊन पोहोचायचंय आपल्याला ऐसा दे विवेक पांडुरंगा या मी पर्यंत येऊन पोहोचायचंय आणि मग साधन सुरू होणार आहे आपल्या सगळ्या जगाची ओळख आहे हो त्याची ओळख आहे त्याची ओळख आहे त्याची ओळख आहे त्याची ओळख आहे पण अशी ज्याच्याशी सगळ्यांची ओळख आहे त्याची ओळख आपल्याला नाही ज्याना असेल ते भाग्यवान आहे आणि म्हणून भगवंताला विवेक मागायचा आहे देवा अखंड त्या ठिकाणी मला राहण्याचं सामर्थ्य दे याकरता एक दृष्टांत घेऊ आणि त्या दृष्टांतानं हे नरूपण समजावून बघू पण कधी उद्या किती वाजता साडेपाच वाजता अगला एपिसोड कल श्याम साडेपाच बजे या आपण वेळ नाही असं म्हणू नका सगळ्याला वेळ असतो आपल्याला पण हा देह पडण्यापूर्वी त्या मीची ओळख करून घ्यावी असं फार थोड्या लोकांना वाटत हा देह आपल्याला तेवढ्याच करता मिळालाय या देहामध्ये आल्यानंतर आपण आपली स्वतःची ओळख करून घ्यायची पहावे आपणास आपणा याच्या प्रक्रिया अनेक असतील पण अंततो गत्वा ठिकाण एकच आहे समर्थ म्हणाले जेथून सकल ही प्रगटे आणि ही जेथे आटे ते ज्ञान झाली या फिटे भ्रांती बंधनाची दासबोध तिथे आपल्याला जाऊन पोहोचायचंय निरूपण कळलं नाही किंवा कळलं याचा विचार नका करू आपण फक्त शांतपणाने येऊन बसा आपल्या अनुभवाच्या प्रांतापर्यंत जी साधन असेल ती साधन सद्गुरू माझ्याकडून वधवून घेतील इथपर्यंत जाऊन पोहोचायचं असलं तरी एखाद्याला साधन आहे जप एखाद्याला साधन संध्या एखाद्याला साधन स्वयंपाक करणे एखाद्याला साधन तबला वाजवणे या साधना कसे, या करू पहिले दोन दिवस चित्ताच गांभीर्य वाढवण्यात जातात मग कुठं जाऊन त्या प्रत्यक्षात चित्त गांभीर्य जेवढं झालं पाहिजे आणि भगवंताच जा चिंतन झालं पाहिजे तिथपर्यंत आपण जाऊन पोहोचतो नाही तर एवढा प्रभाव आहे सगळ्या समाजाचा जे आपण ऐकतो जे आपण पाहतो त्याच्यावर आपण फार विश्वास ठेवतो आणि त्याच प्रभावाखाली आपली साधना येऊन जाते साधना जगाच्या प्रवाहाखाली प्रभावाखाली येऊ देऊ नका जगाच्या प्रभावामध्ये जर आपण वाहिलो ना हा प्रवाह मोठा आहे प्रवाहाचा प्रभाव ही मोठा आहे पण प्रवाहा बरोबर फक्त मेलेला मास्क वाहतो जिवंत मासा प्रवाहाचा उपयोग करून घेतो आणि आपलं कल्याण साधतो आता दिल्लीत काय चाललंय बंगलुरला काय चाललंय मुंबईला काय चाललंय इथं काय चाललंय काही संबंध नाही आपलं आपण साधन नीट करून मुक्त झालं पाहिजे माहिती थोडीशी असावी कारण आपल्या रोजच्या जीवनात कदाचित त्रास होऊ शकतो म्हणून माहिती असावी पण साधनेवर परिणाम होऊ देऊ नका त्याचा ही तळमळीनं मी विनंती करतो तुकाराम महाराज ही फार तळमळीन विनंती करायचे कीर्तनात सकलांच्या पायामासे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा शुद्ध चित्त करून हे ऐका हो कीर्तनकाराची योग्यता तो काय आहे त्याच प्रापंचिक जीवन काय काय संबंध नाही हो तिकडं फार प्रभाव होतो मी याला उदाहरण देतो एक नेहमी उदाहरण देतो कीर्तनाला येताना हा विचार करत जाऊ नका कीर्तनकाराचा अधिकार काय आपण भाजी घेताना भाजीवाली कशी दिसते बघतो का नाही म्हटले रोज चांगली भाजी उभी असते आज तिची कोण म्हातारी जी उभी आहे काळी कुट्ट म्हटले आम्ही जेवणारच नाही आज हा आम्ही आपल्या उपाशीच राहू असं करतो का आपल्याला मतलब असतो सो भाजीशी असतो जी भाजी पाच सहा तासापेक्षा जास्त वेळ पोटात राहत नाही अगदी कायम चूर्णवाला असला तर एक दिवस ती भाजी घेताना आपण भाजीवालीचा आणि बाहेरच्या कोणत्या गोष्टीचा विचार करत नाही शुद्ध भाजी आहे ना एवढा विचार करतो आणि भावाचा विचार करतो परवडणारी आहे ना म्हणून कीर्तन बघत जाऊ नका सगळ्यांचं ऐकत ज्या समर्थ श्रवण भक्तीच निरूपण करतात ऐसे हे बहुतची ऐकावे ऐसे हे बहुतची ऐकावे परंतु सार निवडून घ्यावे असार जाणून त्यागावे या नावा श्रवण भक्ती कीर्तनातलं सगळं च्या सगळं सगड़ सगळ्यांकरता उपयुक्त नसतं मेडिकल स्टोर मधली सगळी औषधं मलाच लागू पडली पाहिजेत हा काय कटकटचा भाग आहे आपलं तेवढं औषध आपण घ्यावं त्याच्याकरता प्रिस्क्रिप्शन डोक्यामध्ये पक्का असावं मला हे पाहिजे आणि ते सद्गुरूकडून लिहून घेतलेलं असावन आपल्या अनुभवाचं जय जय रघुवीर समर्थ म्हणून उरलेले तीन दिवस एवढे दोन अडीच तास स्वतः करता द्या मग आहेच रोज आपलं रांधा वाडा रडी आहे जाऊ दे तिकडे नको जायला त्याला थोडे विसरला होता आपण परत आठवण करून दिली असं होत म्हणून इथे थांबतो आणि नामदेव महाराजांचा अप्रतिम असा अभंग आपण विचाराला घेतलाय जेवढे आपण पुढे जाऊ तेवढे जाऊ काल कोणीतरी विचारलं बुवा अभंग संपणार का पाच दिवसात मी म्हणलं सिलेबस कव्हर करणारा मी मास्तर नाही नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी पण एक तरी अनुभवावी यातला विवेक जरी प्रामाणिक चिंतनात आपल्या आला पाच दिवसात नुसता विवेक आणि असा की पुन्हा ऐकायची गरज नाही असा तरी सुद्धा या अभंगाचं सार्थक झालं एवढं म्हणतो आणि या ठिकाणी विरमतो उद्या संध्याकाळी साडेपाच परत या ठिकाणी बसू आणि चिंतनाला आरंभ करू आ... मूळ पदामध्ये माझी समर्थ मावली क्षमा करा संत श्रेष्ठ ती नामदेव महाराज मूळ पदामध्ये पांडुरंगाकडं करता काही मागणी करतात भगवंता पहिल्यांदा ही निवड शक्ती दे म्हणजे योग्य निवड होईल आणि मग प्रत्यक्षात प्रवास आरंभ होईल मनुष्य जन्माचे करावे सार्थक करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक करावे सार्थक मनुष्य जन्माचे करावे सार्थक ऐसा दे विवेक पांडुरंगा पांडुरंगा ऐसा दे विवेक साधी विवेक पाांडुरंगा पाडुरंगा विवेक पांडुरंगा पांडुरंगा आयसा देवे पांडुरंगा मनुष्य जन्माचे सार्थ सार्थ करावे सार्थक जन्माचे घरावे सार्थक करावे सार्थक करावे सार्थक